सत्यशोधक रिसोर्च सेंटर सादर करीत देशातील आर्थिक अरिष्ट आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम वक्ते आहेत कॉम्रेड प्रकाश रेड्डी कॉम्रेड प्रकाश रेड्डी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई आणि महाराष्ट्र विभागातील नेते आहे ऐका ग्रीस देशातील आर्थिक अरिष्ठ आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम या विषयावरचे चर्चा आता दोघे या ठिकाणी बोललेले चांदोरकर बोलले आणि शशी सोनामणी बोलले त्यांनी जे मुद्दे घेतले विशेष चांदोरकरांनी युरोपियन युनियन त्याच्याबद्दल त्याचा रिपीट मी करणार नाही परंतु दोन्ही विचार मांडले त्याच्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही किंवा तो प्रश्न लोकांसमोर रेजही झालेला नाही तो मुख्य प्रश्न काय आहे की म्हणजे आत्ता जी सिरीजानी भूमिका घेतले किंवा ग्रीसनी त्या संबंध युरोपियन म्हणजे ते ड्रॉयका म्हणतात त्याला आय एम एफ त्याच्यानंतर युरोपियन युनियन आणि युरोपियन सेंट्रल बँक यांनी ज्या आर टी त्या स्वीकाराव्या का किंवा त्यांनी ज्या आर टी लादल्यात त्याच्यामध्ये थोडाफार फरक करून बेलआउट जे पॅकेज आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी अमक सांगितले थोडा फरक करून लाँग टर्म घ्या ते स्वीकारावं का तसंच राहावं का त्या स्पष्टपणे नाकारावा हा प्रश्न आज ग्रीसमोर आहे त्याच्याबद्दल कुठेही चर्चा झालेली नाही हा मुख्य प्रश्न आहे आता त्याच्यामध्ये प्रश्न काय ग्रीसचं अरिष्ट त्याच्याबद्दल म्हणजे अगदी समजण्यासारखं आहे सोपं आहे हे अरिष्ट का आलं आता हे भांडवलधारी जे काही पेपर्स आहे विशेषतः लोकसत्ताने जे आक्रिया होता तो अत्यंत वाईट होता म्हणजे ग्रीसची बदनामी करणारा होता ग्रीष्ठच्या लोकांची बदनामी करणारा होता ग्रीश्ठच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांची भयानक बदनामी करणारा होता हा अत्यंत वाईट आग्रह लोकसत्तेने लिहिला त्यांनी काय लिहिलं की तिथे स्पेंडिंग जास्त झालं उधळपट्टी झाली कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पेन्शन मोठ्या प्रमाणात दिलं जातं हेल्थ केअरच्या जा नावाने तिकडे योजना आखल्यात म्हणजे काही योजना असतात कामगारांसाठी कर्मचाऱ्यांसाठी आणि ज्याला म्हणतात की पब्लिक सेक्टर या ज्या योजना असतात त्याच्यामध्ये प्रचंड पैसा गेलेला आहे त्यामुळे ग्रीसची इकॉनॉमी अॅनिजेबल झाली नाही त्यामुळे कुठेतरी सेंट्रल अथॉरिटी असली पाहिजे आणि ती अथॉरिटी जी आहे ती सेंट्रल बँक आहे कमिशन आहे आय आहे अशा जा सेंट्रल अथॉरिटी ज्या वर्ल्ड वाईट असतील तर सगळ्यांचे संबंध आणि प्रगती होईल ही भूमिका हे सगळं उलट आहे आता याच्यामध्ये जा म्हटलं जातं दोन शब्द फार मोठ्या प्रमाणात मांडले जातात पहिला प्रश्न काय रिफॉर्म आता रिफॉर्म म्हटल्यावर बदल कुठला कोणाला वाटेल बदल पाहिजेत ना त्या बदलाला काय तुम्ही विरोध आणि ऑस्टेरिटी ऑस्टिरिटी म्हणजे काय साधेपणाने राह आता साधेपणाने जर कोणाला राहायचं असेल त्यांनी उडवायचं नसेल तर ते बरोबर आहे पण या संबंधात हो हो एक जे इकॉनॉमिकली टर्म आहेत मी त्याला पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतो त्यांनी या गोष्टींचे अर्थ उलट केलेले आहेत आणि त्यामुळे क्रायसिस जो होतो तो यानी होतो आता क्रायसिस का झालंय तिकडे त्यांनी मांडलं एक सामुदायिक तिथे लोकांची पण अपेक्षा होती की आपल्याला पासपोर्ट लागू नये इमिग्रेशन करता म्हणजे रिस्ट्रिक्शन लागू नये एखाद्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणावर जाता यावं प्रवास व्हावा कल्चरली होमोजिनियस व्हावं हे लोकांची भावना असते युरोप आहे ना वेगवेगळे देश होते पोलंड होता बल्गेरिया होता अंगेरिया होता ते बाकी होते जात असतो त्या ठिकाणी इटली आहे त्याच्यामध्ये सबंध व्यापार करताना कुठे ऍक्ट्रॉय लागला ला पाहिजे किंवा कस्टम लागलं ला पाहिजे कुठल्या ड्युट्या लागल्या पाहिजेत या लागता कामा नये याचा हा त्यांचा उद्देश होता म्हणजे युरोपियन हे करणारं आणि लोकांचं एक मानसिकता असते तरुणांची जास्त असते परदेशात मला जायचे किंवा इतर ठिकाणी मला सगळीकडे मोकळेपणे फिरायला पाहिजे त्याच्यासाठी काही रिस्ट्रिक्शन असता कामा नाही हे लोकांची मानसिकता होती त्याच्यातनं युरोपियन ज्याला म्हणतात कम्युनिटी हे निर्माण झाली 28 देश है मैस्ट्री ट्रीटी जी 28 देश है और मुख्य देश मेजे एक ते कर क्रायटेरिया लादण्यात आला काय क्रायटेरिया की तुमची इकॉनॉमी साधारण ऍक्सेप्टेड पाहिजे ग्रीसला जेव्हा त्या युरोपियन कम्युनिटीमध्ये गेलं त्याच्यामध्ये तेव्हा ते त्यांची काहीतरी जी म्हणतात जीडीपी किती असली पाहिजे जीडीपीचा ग्रोथ किती असला पाहिजे त्याच्यानंतर जी दूट असते वित्तीय दूट आणि जीडीपी हे मॅनेजेबल आहे का हे सगळं पाहून त्यांना घेतलं गेलं म्हणजे ग्रीसची इकॉनॉमी मला वाटतं त्यांना घेतलं गेलं दोन चार साली का, का, दोन साली असं घेतलं तेव्हा त्यांची इकॉनॉमी व्यवस्थित होती आज बारा वर्षांनी असा काय फरक झाला की त्याच्यामुळे ग्रीसचं दिवाळं उठलं म्हणजे कारण जमेन्ट होता क्राइटेरिया ज्यादा देश उद्वस्त होते जो लोन है कर्जे व्याज आहे है मध्यम वर्ग भराव लग लोन देता नहीं उद्दिष्ट भारत की तुलना के लिए आता रिज बघितलं तर त्यांचा कॉर्पोरेट टॅक्स चाळीस टक्के होता आता तो वीस टक्क्यावर आणला त्यांचा आता तिकडे आत्ता झगडा काय चालला आहे पेन्शन हे टर्म्स काय असाल पेन्शनचं वय काय असावं पेन्शनर्स त्यामुळे सगळ्यात जास्ती त्यांच्यावर परिणाम होतो त्याच्यानंतर हेल्थ किती स्पेंड करावं त्याच्यानंतर ज्याला म्हणतात तुमची इकॉनॉमी जी आहे म्हणजे पब्लिक सेक्टर जे आहे ते आता कामान याच्यावर त्यांचे रिस्ट्रिक्शन्स आहे त्यांनी आता काय सांगितलंय की सिरीझाने जे रेफरंडम घेतलं त्या रेफरंडमधे त्यांनी म्हणजे आम्ही बेलआउट रिजेक्ट करतो ग्रीसच्या संबंध लोकांची भावना होती की रिजेक्ट केला पाहिजे कारण हे तीन वेळा वेलआउट झाली तिसरी वेळ ते देत आहेत त्याच्यामध्ये त्या अटी त्या आहेत त्या या देशाला अपमानकारक आहेत त्याच्यामध्ये फरक होतो तो फरक काय होता त्यांनी व्हॅट आता व्हॅट आपल्याकडे किती होतं पहिल्यांदा चार टक्के होता ना नंतर आठ झाला आता बाराचा चौदा टक्के होतो त्यांची आट आहे तेवीस लावा तिकडे त्याच्यानंतर त्यांची अट आहे की पेन्शनर साठी जो तुमचं स्पेंड होतं त्यांनी युरोपाचं ऍव्हरेज काय काढला आहे ते टेन आहे पेंशनर साठी तुमच्या जीडी पी चा किती भाग जातो ग्रीजचा फोर्टीन पॉईंट फोर आहे पेन्शन साठी जो पैसा द्यावा लागतो तो तो, तो म्हणतात ते खाणी आणा खाली आणा म्हणजे काय ते पेन्शनर तुम्ही दोन हजार देत असता असं आल तर आता पाचशे करा पेन्शनर जागा कसा म्हणजे या ज्या अटी आहेत ते त्याच्यामध्ये लादल्या येत आहेत ते अपमानास्पद आहेत आणि त्या अटीमध्ये थोडाफार फरक करून हे बिलाउट स्वीकारावं का हा ग्रीज पुढे मुख्य प्रश्न आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपल्याकडे पण म्हणजे ही जी इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये म्हणजे सोबत डेव्हलपिंग कंट्रीज किवा आपल्या इथे जास्ती कोणाचा संबंध येतो वर्ल्ड बँक चा येतो आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फ्रंटचा येतो म्हणजे हा एक सावकार आहे कसं तू सावकार आहे पण सावकार कर्ज दिलं पाहिजे कर्ज दिल्यानंतर तू काय कर पण माझं व्याज दे माझं व्याज दे। तू देता आला नाही तू तारण ठेवलं तर ता मी घेईल पण हे कर्ज देताना तुझे डेव्हलपमेंटची प्रोसेस काय असली पाहिजे ही अट असते आय आणि वर्ल्ड बँकची अट काय हे प्रायव्हेटाईज केलं पाहिजे पब्लिक सेक्टर असता कामा नाही तुमची तुमचा जो कर्मचाऱ्यांवर खर्च जातो तो कमी केला पाहिजे हेल्थ केअर प्रायव्हेटाईज केलं पाहिजे शिक्षण प्रायव्हेटाईज केलं पाहिजे आपण सगळा करून विशेषतः मुंबई शहरामध्ये डायरेक्टली कसा अफेक्ट होतो इकॉनॉमी ते आपण समजून लोकांना सांगितलं पाहिजे की क्रेस मध्ये यांच्या आरती काय आहेत मुंबईमध्ये एकोणीस हजार त्यांच्यावर रेंट कंट्रोल आहे रेंट कंट्रोल म्हणजे काय की त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही रेंट मर्यादेपेक्षा वाढू शकत नाही की मध्ये रेंट कंट्रोल आहे कायमएची अट होती तो, तो रेंट कंट्रोल काढून टाका आम्ही चळवळ केली त्यामुळे फक्त चार टक्क्यांनी तो, तो वाढला दुसरं त्यांचा असतो काढून टाका म्हणजे कस्टम्स कमी करून टाका हे केलं पाहिजे ना झपाट्याने व्यापार झाला पाहिजे कुठे अडथळा येता कामाने पस्तीस लाख लोक मुंबई शहरात उठली असली, असती ब्रिटनमध्ये रेंट कंट्रोल काढून टाकल्या परिस्थिती काय लेटेस्ट वाचल्याची मला माहित नाही पोट पीपल म्हणून निर्माण झालंय म्हणजे जे थॅचरिझम होतं आणि रेगनिझम म्हणतात म्हणजे त्यांनी आधी जाऊन मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशनचा धडाका लावला म्हणजे त्याला टर्म आली ती इकॉनॉमिक टर्म स्पेसिफिक नाही पण थॅचरिजम रेगनिझम आहे ना त्यांनी थॅचरचे जे होते त्यांनी ही प्रायव्हेटाइज कारण आणखीन काहीतरी आपल्याकडे येत नाही मेट्रो बांधा वगैरे त्याच्यावर हे करतायत त्यांना तिकडे काम करायला लागत आहेत ला ते म्हणतात एक्स्ट्रा एफर्ट आहे कामाला घेतलं पाहिजे बंद आहेत ब्रिटनच्या थेम्स नदीमध्ये आणि कालव्यामध्ये बोटी झाडाने घेऊन रेंट परवडत नाहीत म्हणून लोक राहत त्यामुळे रेंट कंट्रोल परत आणा असं अमेरिकेत पण चाललं म्हणजे हे जे पॅटर्न आहे आय एम एस वर्ल्ड बँकचं मग ते आपल्याकडे असो किंवा ग्रेसमध्ये असो ग्रेसमध्ये ते प्रचंड अफेक्टेव्ह झालं आणि त्यामुळे ग्रीसच्या लोकांना परिणाम झाला आणि त्याचा एक इथे प्रचार केला जातो की त्यांनी पैसे उडवले आता आकडेवारी आहे ग्रीसमध्ये दोन साली सरकार वेगळं होतं त्याच्यामध्ये ऑलिम्पिक घेतलं गेलं तुम्हाला माहिती आय पी एल घेतात ऑलिम्पिक घेतात कॉन्ट्रॅक्टर्स देतात सगळे दलाल येतात ऑलिम्पिक्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी चार युरो का बारा त्यांना उभे करायचे होते तिकडे खाल्ले ना सगळ्यांनी प्रचंड खाल्ले त्याच्यामध्ये ग्रेसचा आकडा आहे म्हणजे हे जे वरचाल सेक्शन असतो श्रीमंत इलेट सेक्शन कॉर्पोरेट सगळे आणि त्याचे जे अधिकारी असतात त्यांचे पगार वाढत ते सायफन करतात फंड एकोण पन्नास टक्के आहे इन्कम तो स्विस बँकेमध्ये आहे अशी ऑफिशियल हे आहे म्हणजे काय करायचं की हा संबंध लोन जे येतात ते करायचं कामगार वर्गाचे आणि बाकीचे मध्यम वर्गाचे कायते बदलायचे त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवायचं त्याच्यामध्ये हेल्थ केअर जी आहे ती प्रायव्हेटाईज करायची विमा प्रायव्हेटाईज करायचा शिक्षण प्रायव्हेटाईज करायचं आणि हे सगळं म्हणजे समाजाच्या या घटकांवर सगळ्यात मोठा दबाव आणायचा आणि हे जे क्षेत्र कॉर्पोरेट सेक्टर त्यांनी तो फायदा स्वतः खायचा आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे क्रेसमध्ये दोन हजार आठ साली काय झालं अमेरिकेमध्ये की त्याच्यामध्ये ती लेहमान बँक होती लेहमान बँक पहिल्यांदी बुडाली ती का बुडाली त्याला तुम्ही सांगितलं सप्राईम हे केलं म्हणजे त्यांनी ते हल्ली प्रॉडक्ट काढतात आणि टी व्हीवर करतात म्हणजे विम्याचं मार्केटिंग त्याच्यानंतर लोनचं मार्केटिंग वेगवेगळे प्रॉडक्ट्स करतात एका त्याच्यावर चार, चार लोकांना लोन देतात काही नसतं बँकेत काही नसतं लेमॅन बँक ले। आता गोल्डमॅन झॅक्स म्हणजे ग्रेसची इकॉनॉमी चांगली आहे हे सर्टिफिकेट दिलं गोल्डमॅन झॅक्स जे अमेरिकन कंपन्या आहेत ना ते स्वॅप म्हणतात म्हणजे खाजगी ठिकाणावरनं मदत घ्यायची खाजगी बँका वगैरे आणि ते दाखवायचं ग्रीसमध्ये असलेला पैसा आहे आणि त्यांना सर्टिफिकेट दिलं ग्रीसचं रेटिंग वगैरे ते ना आपल्याकडे कोण रेटिंग इंडियाचं रेटिंग वाढलं तो मूड़ी वगैरे काहीतरी काहीतरी नाव आहे त्याला अथ त्यामुळे याने डेलेबरेटली ती म्हणजे तो पैसा तो होता त्यांनी लोन दिला आहे त्याचे टर्म जे आहेत त्याचं कर्ज आहे त्या कर्जापेक्षा प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात युरोपियन बँकाकडे गेले युरोपियन सेंट्रल बँकेकडे गेले आयम एफ कडे पैसे गेले आणि यांचा इकॉनॉमिक कंट्रोल आता युरोपियन कमिशन आहे काय असतं हे प्रत्येक देशाला हक्क आहे का म्हणजे याच्यात प्रश्न येतो माझ्या देशामध्ये रॅट किती असावा मी ठरवणार ना माझ्या देशामध्ये पेन्शन किती वर्षाभर असावं हे मी ठरवलं पाहिजे ना माझ्या देशामध्ये हेल्थ केअर कशी पाहिजे हे मी ठरवणार ना इथन डायरेक्ट होतं आणि आता सिरिझानी काय केलं सिरिझानी त्या बेलआउट पॅकेज मध्ये निगोशिएशन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे लोकांसमोर काय आलं सिरिझा आहेत संबंध या सबंध रिॲक्शन तुम्हाला कशी उल्लेख केला कम्युनिस्ट चळवळीचा त्याचं मी सांगतो ती अत्यंत खंबीर चळवळ आहे आणि अजून एक केलं की आम्ही लोकांचं पुढे रेफरंट ठेवलं भाई जो आई भाई जो कि आमाला ए मान्य ना है, आमी करना नहीं आरोपिंग बाहर जो कैपिटलिज हाई कैपिटलिजन नहीं आम वेगड़ा मार्ग कड़ा त्यांनी सांगितलं नाही तुम्ही जे लोन दिलंय तुम्ही म्हणतात तीन वर्षात फेडायचं आम्ही दहा वर्षात फेडतो तुम्ही जे लोन दिला त्यात वॅट तुम्ही सांगतात ते वीस टक्के आम्ही काय वीस टक्के ठेवतो ते काय बार्गेनिंग आहे म्हणजे आता सिरीजामध्ये फूट पडले सिरीज आता लेटेस्ट बातमी आहे सिरीजामध्ये सिरीज ला लेफ्ट म्हणून पाच म्हणजे त्यांचे जे आहेत ते वेगळे झालेत आणि तिथे विचंड हे चालू आहे म्हणजे प्रश्न काय आहे आय एम एफ वर्ल्ड बँक असो आपल्यासारख्या इंडियाच्या सारख्या सोप डेव्हलपिंग इकॉनॉमी असो सो पैसा येतो लोन म्हणून त्याचं कर्ज फेडण्यासाठी अटी ज्या लागतात ज्या तळागाळापर्यंत जातात त्या जा कामगारापर्यंत जातात त्या जा स्वीकारायचा किंवा नाही हा प्रश्न आहे सिरीचा पार्टी आली लेफ्ट म्हणून आली तू म्हणतो बरोबर आहे प्रचंड ट्रॅडिशन आहे ग्रीसला त्याच्यामुळे याच्यामध्ये जे आजोबा होते होते त्याच्याबद्दल लेफ्ट तिकडे आली तर त्यांनी हा स्टँड का घेतला नाही हा पहिला प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये एके जे कम्युनिस्ट पार्टी आहे ग्रीशि आता, हो हो आता ती कम्युनिस्ट पार्टी आहे म्हणून मी बोलतोय असं काय नाही कारण पहिली त्यांनी जी भूमिका ठेवली होती मी शासन किंवा एकेने त्या सबध रेफरंड मध्ये काय सांगितलं उघड भूमिका घेतली मोर्चे काढले त्यांनी तुम्ही बॅलट बॉक्समध्ये आता त्यांनी तिथे ते अंमलाच आणलं नाही बॅलट बॉक्समध्ये बॅलट टाकला ते तुम्ही असा टाका की आम्हाला याच्यामध्ये हे सगळं बेलआउट प्रकरण आणि निगोसिएशन पण नको वेड ऑन वन कॅपिटलिझम आम्हाला त्याच्यापासून वेगळं व्हायचं आहे आता त्यांनी वेगळा बॅलट तयार केला नाही पण सिक्स्टी वन पर्सेंट मिळाले आणि थर्टी नाईन पर्सेंट मिळाले मासिवाय ना त्याच्यामध्ये आता पुढे काय करायचं केकेचा तू इतिहास म्हणजे कम्युनिस्ट चळवळीचा मी अजून इतिहास सांगतो पण तो कोणाला माहिती नाही कोण गेलेला त्याच्यामध्ये ग्रेसवर आक्रमण हे जर्मन आणि इटलीनी केलं पहिल्यांदा जे पॅराड्रिपरवले ते ग्रीसमध्ये एका त्याच्यामध्ये हिटलरने होते प्रचंड संघर्ष केला त्याचं बरंच नुकसान झालं त्यांचं पण त्याच्यानंतर ते संबंध हे करून ग्रीस मध्ये सत्ता आली पण त्याच्यामध्ये म्हणतात नॅशनल लिबरेशन फ्रंट ही कम्युनिस्टांनी काढली त्याचं ईएल त्यांनी काढून गेरीला वॉर चालू केलं बाहेर सरकार हे केलं नॅशनल लिबरेशन फ्रंट प्रचंड हे झालं आणि त्यांचं पर्यायी सरकार निर्माण झालं दुसरे रेजिस्टन्स ग्रुप होते मग ब्रिटिशांनी काय पाहिलं वॉर संपूर्ण होताना हे आता हे सगळे आपल्या हाताबाहेर झालं म्हणून जे काही कम्युनिस्ट गेरीला ग्रुप होता त्याच्या विरुद्ध लढा केला वॉर चालू झाला ना त्याच्या विरुद्ध हे करून त्यांना कमकुवत केलं ही फॅक्ट आहे हिस्टॉरिकल फॅक्ट आहे म्हणजे सगड़ा युरो में उल्लेख को परंतु पोलंडमध्ये हंगेरीमध्ये जर्मनीमध्ये हे कम्युनिस्ट गेरीला कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये होते ना कम्युनिस्ट त्याच्यामध्ये तो तो एक होता त्या पार्टीने भूमिका घेतली त्या रेफरंडमच्या वेळेला की बाबा तुम्ही डायरेक्टली कॅपिटलिझम आम्हाला नको ही भूमिका घ्या सिरीजांनी घेतली नाही त्याच्यामध्ये मग आता आपल्याला पुढे काय करायचं पुढे भूमिका घेतली पाहिजे हे पर्याय निर्माण होऊ शकतं का, का ग्रीस छोटा देश आहे बरोबर आहे आज ग्रीसची करन्सी आधीची असती त्यामुळे ते होतं आणि अशा काही परिस्थितीला रघुराम राजन चांगली म्हणजे ते एक्सपोर्ट जे होता कमी ते कमी व्हायला लागतात पण ते कॉम्पिटिशन लागते सगळीकडे त्यामुळे सगळेच क्रायसिसमध्ये येतात रघुराम राजे त्यामुळे हा जो क्रायसिस आहे स्पेन मध्ये असं झाला तिथे पोळो बस म्हणून सिरीजासारखी पाठी आहे निवडणुकीतली सत्तेवर येऊ शकते आईसलँडचा दिवाळं निघालं होतं पहिला जो बँक देश झाला तो आईसलँड झाला पण आईसलँडने परत भूमिका काय पाहिजे आणि अल्टरनेटिव्ह येऊ शकते का आणि त्या देशात देशातल्या लोकांना समजा तुम्ही सांगितलं नाही की अल्टरनेटिव्ह पाहिजे तर आज एकसष्ट टक्के आज होते बाजून येते कंट्रोल केलं ना नंतर तुम्ही जर हे करता तर ठीक आहे तसं चालू राहील त्यामुळे आत्ताचा स्ट्रगल हा या संबंध पर्याय घ्या पाहिजे असं मला वाटतं आणि तेच आपली इतरत्र भूमिका पाहिजे किती स्ट्रॉंग होईल किती काय नाही पण हा सगळा पॅटर्न आहे ना म्हणजे टॅक्सेशनचा पॅटर्न आहे आपले भारत जो वाचला 2008 चा तो नॅशनलायझेशनमुळे वाचला त्याच्या कम्युनिस्ट चळवळीचा योगदान आहे कोणी मानू किंवा न मानू ट्रॅडिशनल जरी असलं तर बँकेचं राष्ट्रीय त्यामुळे बँक वाचले आता कॉर्पोरेट बँकचं लायसन्स पाहिजे म्हणून बोलवतात ना रिझर्व्ह बँक त्या रघुराम राजे मागे किती लागले करा म्हणून आता त्यांचं काय झालंय त्यांची मेथड काय असते रेग्युलेटरी अथॉरिटी करा म्हणजे पूर्वी काय होतं ऑइल प्रायसिस असते किंवा त्याची इलेक्ट्रिसिटी असते पार्लमेंट मध्ये ना हे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स पार्लमेंटमध्ये चर्चा होती की त्यांनी बाहेर काढली बाहेर काढून डीलिंग करून मार्केट केलं मार्केटिंग याने प्रचंड त्या ठिकाणी उत्पादन होईल आणि त्याची अपॉप प्राइस खाली होईल असं झालंय का ते सांगतात घर बांधणीसाठी आम्ही हे करतो मार्केट फोर्सेस एटी नाईन नंतर सोविट एटी नाईन 89 सोविट युनियन हे झालं विघटन झालं नंतर हे सबध मार्केट फोर्सेस ग्लोबलायझेशनचं वारं हो। आलं आणि आज त्याचे जगात परिणाम लागले ते अत्यंत तीव्र आहे काँग्रेस समोर हा